श्री वासिष्ठ महारामा प्रकरणे म्हणाले राघवा अविज्ञात अशा परब्रम्हपासून ही जगे उत्पन्न होतात ती अविवेकामुळे स्थिर होता, आणि विवेकाच्या योगाने ती नाशही पावतात ब्रम्हूपी समुद्रामध्ये जे जगज्जाल रूपे असंख्य भोरे भ्रमण करत असतात त्यांची आणि सूर्याच्या किरणामध्ये भ्रमण करत असलेल्या त्रसर येणूंची गणना करता येत तशी या भोवऱ्यांची गणना कोण करू शकणार हे सुंदरा रामा या जगताच्या स्थितीला असम्यक दृष्टी हेच कारण असून सम्यक ज्ञानदृष्टीच्या योगाने हा संसारसागर महाभयंकर असून तरुण जाण्याला अत्यंत बिकट आहे युक्ती आणि प्रयत्न या दोन साधना तर या संसारसागराच्या पहिलतीराला जाता येणे अशक्यच हा संसाररूपी सागर मोहरूपी जलाने भरलेला मरणरूपी भयंकर भोरे आणि पर्वतप्रय लाटा यांनी व्यापलेल्या भ्रमण करणाऱ्या पुण्यरूपी फेसाने युक्त नरकरूपी वडवाग्नीच्या योगाने जळत असलेला तृष्णारूपी चंचलहरीने व्याप्त मनोरूपी पाणहत्तीने युक्त जीवितरूपी असंख्य नद्या ज्यामध्ये मिसळलेला असा भोगरूपी रत्नांची जणू पेटीच क्षुद्ध झालेल्या रोगरूपी सर्पाने व्यापला गेलेला आणि इंद्रियरूपी नकरांच्या घरघर आवाजामुळे पर्वत शिखराप्रमाणे ज्यांचे धैर्य अचल आहे अशा पुरुषांना त्या आकर्षित करतात या मुग्धांगनारूपी लाटा ओठांच्या पद्म रागाने सुशोभित झालेल्या नेत्ररूपी नीरकमलाने व्याप्त दंतरूपे पुष्पफलांच्या कळ्याने डवरलेल्या स्मितरूपे फेसामुळे सुशोभित झालेल्या केशरूपे इंद्रनिल मण्याने वेढलेल्या भ्रूविलासरूपे तरंगाने युक्त नितंब रूपे वाळवंटाच्या योगाने विस्तारित झालेल्या कंठरूपी शंखाने विभूषित झालेल्या ललाटरूपे रत्नफलकाने शोभायमान असलेल्या विलासरूपे न मगरीने वेष्ठील्या नेत्र कटाक्ष कटाक्षरूपी चंचल लहरी चार्यो योगाने आत प्रवेश करण्याला अत्यंत कठीण आणि देह क्रांतीरूपी सुवर्णमयी वाळूच्या कणाने युक्त अशा असतात परंतु अशा या चंचल लहरीने व्याप्त असलेल्या भयंकर संसारसागरामध्ये बुडालेला मनुष्य त्यातून तरुण जाईल तरच त्याचा तो, तो पराक्रम अत्यंत श्रेष्ठ मानला जाईल या संसार सागरा प्रज्ञारूपी भव्य नौका विवेकरूपी नाविक जो पुरुष या संसार सागरा पैलतीरा जागर मध्य ब्रह्मतत्वा सर्वथा आश्रय करो प्रवेश करते तत्वदर्शन योगाने तेज मृगजल प्राय कर टाको अशाला संज्ञा दी जिरा श्रेष्ठ सत्पुरुषांगमान विचार करत्वबुद्धी ने संसार सागरा अवलोकन के तत्व दर्शनामू ब्रह्मरूपी बनले जगत क्रीडा करोभत नहीं साधव ज्यादाअर्थी विचारूढ़ बुद्धि सहाय तू यह संसाराच रहस्य जा बायात प्रयत्न करते खरोखर धन्य है निर्मल करून जो अमृत हरणापूर्वी गरुडाने सर्पाची उपेक्षा केली तद्वत सर्पांप्रमाणे भयप्रद असलेल्या या जगातील विषयांची प्रथम उपेक्षा करावी अर्थात त्यासंबंधाने उदासीन असावे आणि मातेला शापातून मुक्त केल्यानंतर ज्याप्रमाणे गरुडाने सर्पांना मारून खाल्ले त्याप्रमाणे तत्वज्ञान अंगी बांधल्यानंतर विषयांचा खुशाल उपभोग घ्यावा कारण योगमुक्त बुद्धीने तत्वदर्शन करून घेतल्यानंतर ज्या पदार्थ संपत्ती उपभोगल्या जातात त्याच कल्याणप्रद होतात बाकीच्या सर्व पदार्थ संपत्ती प्राण्याला केवळ दुःख देण्यालाच कारणीभूत होतात ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या योगाने वृक्षाचे सौंदर्यादी गुण वृद्धिंगत होतात त्याचप्रमाणे आणि ते रघुरंगना तू ही ब्रह्मानंद रुपी घनदाट अमृत रसाने परिपूर्ण त्रिविध तापांचे निरसन झाल्यामुळे शीतल आणि समा अशा ऐश्वर्यामुळे शिशिर ऋतूतील चंद्राप्रमाणे अत्यंत शोभायमान होत आहेस इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्व शहात गुणांचे एकत्र करून आपण मला सांगावे अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे कारण आपले भाषण अत्यंत मधुर आणि उदार असल्यामुळे ते वारंवार श्रवण करावे असे कोणाला वाटणार नाही श्री वसिष्ठ म्हणाले हे महापराक्रमी रामा जीवनमुक्तांची लक्षणे मी तुला अनेक वेळा सांगितलेली तथापि त्या सर्वांचा संग्रह करून मी आता जीवन मुक्तांचे वर्णन करतो आहे ते एका जीवनमुक्त पुरुषांच्या चित्तातील सर्व प्रकारच्या विषय इच्छा नष्ट झालेल्या असल्यामुळे गाढ निद्रेमध्ये असलेल्या मनुष्याच्या दृष्टीने हे जग वस्तुत नसते त्याचप्रमाणे व्यवहार दृष्टीने तो या जगाकडे पाहत असतो परंतु परमार्थ दृष्टीने त्याला सर्व आत्ममय दिसत असल्यामुळे हे जग मिथ्या आहे असे जाणून जगातील कोणत्याही विषयासंबंधाने त्याचे चित्त अनासक्त असते आत्मदृष्टी प्राप्त झालेली असल्यामुळे ज्ञानीपुरुष जणू कैवल्यपदाप्रप्त जाऊन पोहोचलेला असतो अंतकरणाने तो निद्रित मनुष्याप्रमाणे असतो स्वरूपाचा निरतिशयानंद प्राप्त झाल्यामुळे योगे ले त्या त्याोगे जण धुंद होऊन तो या जगात संचार करत असतो जीवनमुक्त पुरुषांची बुद्धी अंतर्मुख उदास आणि जगातील वस्तू त्याने डोळ्याने पाहिल्या किंवा हातात घेतल्या तरी तो त्यांच्याकडे ग्राह्य दृष्टीने केव्हाही पाहत नाही जीवनमुक्ताची वृत्ती अंतरात्म्याच्या ठिकाणी संलग्न झालेली असून स्वरूपी शांत झालेले असते त्यामुळे या जगातील जनतेचा व्यवहार कलसूतरी भाव चाल है हसू लोकते भविष्यका प्राप्त होना वस्तु की अपेक्षा नर्तमान का प्राप्त वस्तु विषयी मनात आस्था नहीं कि भूतका उपभोगले वस्तु से कभी स्मरण हो परंतु असन ही तो सर्व व्यवहार यथाप्राप्त करते जीवनमुक्त पुरुष व्यवहारदृष्ट्या गाढ निद्रेत असल्याप्रमाणे राहून अंतरयामी पूर्णपणे जागा असतो आणि सर्व व्यवहारात कुशलतेने वागूनही कर्मफलाच्या इच्छेने केव्हाही बद्ध होत नाही तो बाह्यता सर्व व्यवहार करतो परंतु अंतरयामी काहीच करत नाही त्याच्या मनात कोणत्याही विषयाची इच्छा उत्पन्न होत नसल्यामुळे त्याने सर्व विषयांचा त्याग केलेला असतो आणि बाह्यता सर्व व्यवहार करत असताही तो या जगामध्ये समदृष्टीने राहत असतो जीवनमुक्त पुरुष सर्व यथा प्राप्त अशी वर्णाश्रम विहित कर्मे परंपरा प्राप्त अशा राज्याचे पालन किंवा दान मानादी कार्य बहुत बाह्यता करत असतो जगातील सर्व प्रकारची सुखे आत्मरूपाने पाहणारा परंतु सर्व प्रकारच्या आशामध्ये सामान्य मनुष्याप्रमाणे घडून गेलेला असा जीवनमुक्त कर्तुत्व भावनेचा सर्वस्वी त्याग करून सर्व प्राप्त कर्मे करत असतो प्रारब्ध कर्मा कर्मांमध्ये जीवनमुक्त उदासीना वागत असतो तो कशाची आणि कशाचा द्वेषही करत नाही इष्टफलाबद्दल हर्ष म्हणत नाही आणि अनिष्ट फलाबद्दल शोकही करत नाही तर अनुकूल आणि प्रतिकूल वागणाऱ्या लोकांबरोबर हा जीवनमुक्त पुरुष आसक्ती रहित चित्ताने वागत असतो जे त्याच्याबरोबर प्रेमाने वागतात त्यांच्याबरोबर प्रेमाने वागताना दिसतो आणि जे त्याच्याशी लबाणीने वागतात त्यांच्याबरोबर तो लबाणीने वागत आहे असे दिसते तो मुलामध्ये मुलाप्रमाणे वर्तन करतो वृद्धा वृद्धामध्ये वृद्धाप्रमाणे वागतो तरुणाबरोबर तो तरुणाप्रमाणे वागतो आणि दुःखितामध्ये असताना तो दुःखिताप्रमाणे वागतो केव्हा आणि कधी बोलायचे झाले तर तो परमपवित्र अशा महात्म्या पुरुषांची चरित्रे वर्णन करून सांगतो त्याच्या मनाला दीनपणा कसा माही तो माहीतच नसतो तो स्वतः धैर्यशील आनंदी प्रसन्न असून त्याच्या पुण्यप्रद चरित्राचे लोकांकडून मोठ्या गौरवाने वर्णन केले जाते प्राज्ञ सुप्रसन मधुर भाषण करणारा आणि स्वानंदाने परिपूर्ण असलेला जीवनमुक्त पुरुष खेद दुर्विचार यांचा सर्वस्वी त्याग करून सर्व मोठ्या प्रेमळपणाने जण त्याचा बंधूच या नात्याने वागत असतो उदारशी कृत्य करणारा उदार मुद्रेने युक्त असलेला सर्वांबरोबर समबुद्धीने वागणारा शीतलाशा सुखांचा जणू समुद्रच स्नेहपूर्ण आणि मृदुभाषण करणारा जीवनमुक्त पुरुष पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सर्वांना आनंदित करतो सत्कृत्यांच्या योगाने त्याला वास्तविक काही पुरुषार्थ संपादन करायचं नसतो विषयोपभोग योगा श्रेष्ठ सुख प्राप्त करते विष्ठ गति मिलवाई नर्मा आचरण कराप्त वहांते विषयोपो प्रत्यक्ष त्याग कराप्त करते संयोग वियोग ही सुख दुखा प्राप्ति वह जगत किंवा दुसऱ्या जगात एखादे श्रेष्ठ फल प्राप्त करून घेण्यासाठी काही क्रिया कराव्या अशी त्याच्या ठिकाणी इच्छा नसते किंवा अक्रिय राहूनही त्याला काही प्राप्त करून घ्यायचे नसते तसेच बंध मोक्ष पाताल, स्वर्ग यांच्याशी त्याला काहीही कर्तव्य नसते हे अखिल जग आत्मरूप आहे अशा प्रकारची यथार्थ दृष्टी त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली असल्यामुळे त्याच्या मनाला बंध किंवा मोक्ष यांच्याबद्दल येतकिंचित या तळमळ वाटत नाही ज्या पुरुषाच्या हृदयातील सर्व संदेह संदेहरुपी पंजर उत्कृष्ट अशा ज्ञानाग्निच्या योगाने जळून गेलेले आहेत चित्त चित्तरूपी पक्षी उडून जाऊन आकाशात स्वैर संचार करू लागतो ज्याचे मन ब्रम्हिशी तदुप होऊन राहिले आहे त्याच्या ठिकाणी विस्तीर्ण आकाशाप्रमाणे कल्पनासृष्टीचे उदय किंवा अस्त होईन असे होतात आता या ठिकाणी तुझ्या मनात कदाचित अशी शंका उत्पन्न होईल की जर जीवनमुक्ताच्या ठिकाणी मनाचा अभाव झालेला असतो तर त्याच्या हातून शरीराचे व्यवहार तरी कसे होऊ शकतात तर याचे उत्तर असे की ज्याप्रमाणे पाळण्यात निजलेल्या बालकाच्या अवयवांची हालचाल सहज होत असते त्याप्रमाणे या जगात जीवनमुक्त पुरुषाची सर्व शारीरिक हालचाल होत असते त्याच्या ठिकाणी व्यवहाराचे केव्हाही अनुसंधान असत नाही दारू पिऊन धुंद झालेल्या मनुष्याप्रमाणे ब्रह्मानंदाने धुंद होऊन गेलेल्या आणि पुन्हा जन्मास न येणाऱ्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही विषयाची तसेच कोणतेही कार्य केल्याची किंवा न केल्याची स्मृती त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही सर्व पदार्थाविषयांची ग्राह्यग्राह्य वृत्ती अस्तंगत झालेला जीवनमुक्त सर्व पदार्थांचे सर्व प्रकारे ग्रहण करतो आणि त्यागही करतो सारांश त्याचे वर्तन एखाद्या बालकाप्रमाणे निर्विकार असते देश काल आणि कर्म परंपरा यांच्या अनुरोधाने तो सर्व कार्य करत असतो परंतु त्या कार्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा त्याच्या मनावर येतकिंचितही परिणाम होत नाही आंतर्यामी कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना बाह्यता सर्व प्रापंचिक व्यवहार करणाऱ्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी बाह्य पदार्थासंबंधाच्या पदार्था सत्यत्व बुद्धीमुळे उत्पन्न होणारी आस्था शिल्लक नाही आणि त्याचे मन कसल्याही प्रकारच्या कर्मफलाकडे धाव घेत नाही जीवनमुक्त पुरुष दुःखदशेची उपेक्षा करत नाही आणि सौख्यदशेची अपेक्षाही करत नाही एखादे कार्य सफल झाले म्हणून तो आनंदीत होत नाही किंवा ते विफल झाले तरी त्यामुळे खिन्नही होत नाही सूर्याचे प्रखर तेश शीतल झाले चंद्रमंडल प्रखर ते ज्याच्या योगाने अत्यंत तप्त झाले किंवा अधोगतीने भडकू लागल्या तरी त्याबद्दल जीवनमुक्त पुरुषाला विस्मय वाटत नाही या निराया नी रूपाने चिदात्म्याच्या मायाशक्ती स्फुरण पाहत असे तो समजत असल्यामुळे असल्या आश्चर्यकारक गोष्टीविषयी त्याला मुळीच कौतुक वाटत नाही दया आणि दैन्य यांचे तो ग्रहण करत नाही किंवा क्रौर्याकडे त्याचे मन वळत नाही अपमान किंवा भिक्षाचार लज्जा कधी दैन्य महित न्याप्रमा उत्तना ही महित नो कधी गर्वाने फुगुन जो नहीं कि दीन बनो खिन्न हो तथा तो कभी उद्विग नहीं हो कधी आनंदा धुंद ही हो ज्याप्रमाणे आकाशामध्ये वृक्षाचे अंकुर उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे शरदकालीन आकाशाप्रमाणे अतिशय आणि सुप्रसन झालेल्या जीवनमुक्ताच्या मनात क्रोध द्वेषाधी विकार उत्पन्न होत नाहीत भूतांची उत्पत्ती आणि नाश हा प्रकार या जगात निरंतर चाललेला असल्यामुळे जीवनमुक्त पुरुषाने सुख कशाबद्दल मानायचे आणि दुखतरी कशाबद्दल करायचे ज्याप्रमाणे समुद्रातील तरंगामध्ये एकसारखे फेसाचे भ्रमण चाललेले असते त्याप्रमाणे या संसारामध्ये भूत समुदायाचे निरंतर भ्रमण चाललेले असल्यामुळे जीवनमुक्त पुरुषाला सुख किंवा दुःख वाटण्याचा प्रसंग तरी फोटून उत्पन्न होणार मीच आपल्या आत्ममायेमुळे भावाभाव आणि प्राण्यांची उत्पत्ती यांच्या योगाने भरलेले जग उत्पन्न करतो असा जीवनमुक्ताचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने जगात काही उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही त्यामुळे त्यांच्या ठिकाणी हर्षविषादा उत्पन्न होऊन विनाश पावणार्या या लौकिक सृष्टी उत्पन्न झाल्यासारख्या दिसतात अविरत उत्पन्न होणाऱ्या आणि अविरत नाश पावणाऱ्या अशा या संसारामध्ये जीवनमुक्ताला करुणा किंवा आनंद उत्पन्न होण्याचे वास्तविक काय कारण आहे ज्याला शुभ कर्माच्या सुख होते त्याला अशुभ कर्मापासून दुःख होणे स्वाभाविकच आहे परंतु जीवनमुक्ताच्या ठिकाणी शुभाशुभ आणि सुखा सुख या कल्पनाच नसल्यामुळे त्याला दुःखदशा प्राप्त होणे कसे शक्य आहे सुखानुभवाच्या अखेरीस उत्पन्न होणारी दुःखदशा शोक मोहातिकांचा विस्तार करते परंतु जीवन मुक्ताच्या ठिकाणी कल्पनाचा क्षय झाल्यामुळे इष्टानिष्ट आणि शुभाशुभ या कल्पना अवकाश कुठून मिळणार ज्या मनुष्याच्या ठिकाणच्या रम्या रम्य दृष्टी नाहीशा होऊन इच्छा अजिबात नष्ट झाली आहे आणि ज्याच्या ठिकाणी वृत्ती बाणून गेली आहे त्याचे मन बर्फाप्रमाणे ज्याप्रमाणे तीळ जळून गेले म्हणजे तेलाची गोष्ट सुद्धा बोलायला नको त्याप्रमाणे मूळ अज्ञानासह मन क्षीण झाले म्हणजे मन मनुष्याच्या मनात संकल्प उत्पन्न होण्याची गोष्ट सुद्धा बोलायला नको सारांश आत्म्या व्यतिरिक्त या जगात काहीच नाही अशा निश्चयामुळे सर्व दृश्य पदार्थासून ज्या ठिकाणी आकाशाप्रमाणे सन्मान आत्म्याची भावना दृढ झाली आहे असा महात्मा जीवनमुक्त आपल्या चित्तामध्ये उदित झालेल्या निरतिशयानंदामुळे नित्य तृप्त राहून सर्व प्रारब्धांचा क्षय होईपर्यंत सर्व व्यवहार लेने करत असतो उपशमा प्रकरणे जळके ला अग्निचा भ्रम उत्पन्न होतो त्याचप्रमाणे हे जग असत असताही चित्तस्पंदामुळे सद्रुप भासते ज्याप्रमाणे पाण्याचे वर्तुळाकार भ्रमण होऊन पाण्यामध्ये भोवऱ्याचा भास उत्पन्न होतो चित्त चित्तस्पंदाच्या योगाने या दृश्य जगाची भ्रांती उत्पन्न मोहराच्या पिशासारख्या किंवा क्वचित मोत्यांच्या मंडला सारख्या आकृती भासमान होतात त्याचप्रमाणे चित्तस्पंदाच्या योग हे असद्रूप जग सद्रूप भासते श्रीराम म्हणाला ब्रम्हित्त ज्या कारणाने चलित होते आणि ज्या उपायांचे अवलंबन केले असतात त्याचे स्पंदन बंद होते त्या संबंधाने आपण सविस्तर विवेचन करून सांगा म्हणजे त्यामुळे मला या चित्ताची चांगली चिकित्सा करता येईल श्री वशिष्ठ म्हणाले रामा ज्याप्रमाणे बर्फ आणि त्याचा शुभ्र वर्ण तीळ आणि त्यातील तेल पुष्प त्यातील सुगंध तसेच अग्नी आणि त्यातील उष्णता ही एकमेकाला चिकटलेली असतात त्याचप्रमाणे चित्त आणि त्याचे स्पंदन ही एकमेकांना अगदी चिकटून असतात वेगवेगळे वे करून सांगता येत नाहीत राघवा वास्तविक चित्त आणि त्याचा स्पंद यांची स्वरूपे एकमेकांहून भिन्न नसता केवळ मिथ्या भ्रमामुळे त्यात भेद कल्पिला जातो आता चित्त आणि त्याचा स्पंद यांची स्वरूपे एकमेकांनी भिन्न आहेत असे मानले तरी सुद्धा चित्त आणि त्याचा स्पंद यांचा संबंध गुणी मनुष्य आणि त्याच्या ठिकाणचे गुण यांच्या संबंधाप्रमाणे असल्यामुळे त्या दोघोपैकी हो एक नष्ट झाले म्हणजे दोघांचाही आपोआप क्षय होतो राघवा चित्त नाशाचे योग आणि ज्ञान असे दोन मार्ग आहेत चित्त वृत्तीच्या निरोधाला योग हे नाव सम्यक अवलोकन करणे हे दृश्य जग ब्रह्मरूपाने अवलोकन करणे याला ज्ञान असे म्हणतात श्रीराम त्यावर म्हणाला आणि कशा रीतीने अत्यंत सुखप्रद आणि शांत अशा स्थितीप्रत जाऊन पोहचते श्री वशिष्ठ म्हणाले रामा ज्याप्रमाणे पृथ्वीच्या स्पंद मार्ग अशा विवर सर्व बाजूनी पाणी व्यापून असते त्याचप्रमाणे या देहामधील सर्व नाड्यामधून सर्वत्र जो वायू स्फरण पावत असतो त्याला प्राण ही संज्ञा दिली जाते ज्या प्राणवायूच्या स्पंदामुळे शरीरामध्ये क्रिया वैचित्र उत्पन्न होते आणि त्या वैचित्र्याच्या अनुरोधाने या प्राणवायूलाच आत्मवित्त्याने प्राण अपान वगैरे भिन्न भिन्न नावे कल्पलेली आहेत अर्थात अपनादी वायू हे प्राणवायूचेच वृत्तीभेद आहेत ज्याप्रमाणे पुष्प हे सुगंधाचा आधार असते किंवा बर्फ हे शुभ्र वर्णाचा आधार असते त्याचप्रमाणे हा प्राणरूपी रस चित्ताचा आधार असून तो चित्ताहून भिन्न नसतो अंतर्गत असलेल्या प्राणवायूच्या स्पंदामुळे संकल्प करण्यास उत्सुक झालेली जी संवित कला असते तिलाच चित्त असे म्हणतात ज्याप्रमाणे पाण्याच्या हालचालीमुळे लाट उत्पन्न होतात आणि त्यामुळे पुढे पाण्यामध्ये भोवरे वगैरे उत्पन्न होतात त्याचप्रमाणे प्राणस्पंदापासून चित्तस्पंद उत्पन्न होतो पुढे चित्तस्पंदापासून विषयाकार वृत्ती उत्पन्न होतात म्हणून चित्त म्हणजे असे म्हणत असतात तेव्हा प्राणवायूचे चलन बंद झाले म्हणजे त्याबरोबर मनही आपोआप शांत होते आणि सूर्यप्रकाश बंद होताच सर्व लोकांचे व्यवहार बंद होतात त्याप्रमाणे मनाचा स्पंद शांत झाला म्हणजे हा संसार निश्चित विलीन होतो तेव्हा श्रीरामानं विचारले ब्रम्हन देहरूपी घरामध्ये घराम अहर्निश संचार करणाऱ्या आणि मुखनासिका वगैरे छिद्रा वाटे बाह्य आकाशाच्या ठिकाणी करतात मग श्रीवशी ठेवणार राखवा शास्त्र आणि सज्जनांचा सहवास तसेच वैराग्य आणि स्वरूपाचा अभ्यास किंवा यमनियमादिक यांचा अभ्यास अशांच्या योगाने चित्तामध्ये पूर्वाभ्यासामुळे रुढ झालेल्या सर्व व्यापी परमात्मस धुळे अभ्यास केला म्हणजे प्राणस्पंदाचा निरोध होतो पूरक रेचकादि क्रमसाध्य अशा स्वेदरहित प्राणनिरोधाच्या योगाने आणि एकांतात ध्यानाभ्यासाच्या योगाने परमात्म्याच्या ठिकाणी दर्शित केल्या जाणाऱ्या तुर्यावस्थेचा अनुभव यांच्या योगाने अखिल बाह्य विषयाची कल्पना गाढ झोपेच्या स्थितीप्रमाणे पूर्णपणे निमाली असताही प्राणस्पंदाचा होतो नुसत्या रेचक रेचकाचा धोडा अभ्यास करून प्राणवायू पुष्कळ वेळपर्यंत आकाशामध्ये ध्यानासहित स्थिर करता येऊ लागला रेचक नामक कुंभक किंवा बहिर कुंभक पुष्कळ वेळ स्थिर झाला आणि तो मुख नासिका अशा द्वाराने आत घेण्याचा बंद केला म्हणजे प्राणस्पंदाचा निरोध होतो तसेच पूरकाचा पूर्ण अभ्यास झाल्यामुळे पर्वतावर स्थिर होणाऱ्या मेघाप्रमाणे आत खेचलेला प्राणवायू कुंभक स्थिर होऊन त्याचा संचार बंद झाला ही, प्राणस्पंदाचा निरोध होतो कुंभकाच्या ही, अभ्यासाच्या योगाने प्राणवायू हो यो पाण्याने भरलेल्या घटाप्रमाणे पुष्कळ वेळपर्यंत स्थंभित करता येऊ लागला सहजपणे कुंभक साधला म्हणजेही प्राणस्पंदाचा निरोध होतो टाळूच्या बुडाशी असलेल्या स्तनाकार अशा इंद्राने आकलन करून खेचरी मुद्रेमध्ये ऊर्ध्वगत म्हणजेही प्राणस्पंदाचा निरोध होतो मनातील सर्व कल्पनाचा निराश होऊन सूक्ष्म अशा हृदयाकाशात ध्यानाच्या योगाने मनोवृत्तीचा निर्विकल्प समाधीमध्ये लय झाला असताही प्राणस्पंदाचा निरोध होतो नाशिकाग्रापासून बाहेर बारा अंगुढीच्या ठिकाणी अंतरावर ब्रम्हंध्राच्या ठाई प्राणवायू स्थिर झाला किंवा मनोवृत्ती लीन झाली म्हणजेही प्राणस्वंदाचा निरोध होतो खिचरी मुद्रेमध्ये दृष्टी भोवयांच्या मध्यभागी स्थिर होऊन डोळ्यातील बुबुळांचे झाले आणि ब्रह्मरूपाने दर्शन झाले म्हणजेही प्राणस्वंदाचा निरोध होतो तसेच गुरुकृपेने किंवा ईश्वर प्रसादाने त्वरित झालेले ज्ञान दृढ होऊन चित्तातील सर्व विकल्प नष्ट झाले म्हणजेही प्राणस्वंदाचा निरोध होतो हे मननशिला रामा निर्मल अशा हृदयाकाशाच्या ठिकाणी चित्त चिरकाल स्थिर होऊन आत्म्याचा अपरोक्ष साक्षात झाला आणि तो अनुभव निर्वासन केलेल्या ध्यानाच्या योगाने दृढ झाला म्हणजेही प्राणस्वंदाचा निरोध होतो श्रीरामाने प्रश्न केला ब्रम्ह ज्या हृदयरूपी मोठ्या अर्शामध्ये हे सर्व जग प्रतिबिंबित होते असे ते या जगात स्थित झालेल्या प्राण्यांचे हृदय कोणते श्री वशिष्ठ म्हणाले हे साधो, या जगामध्ये वास करणाऱ्या हृदय दोन प्रकारचे दोन हृदयामध्ये जो भेद आहे तो मी आता तुला सांगणार आहे साडेतीन हातांच्या मर्यादेने युक्त असलेल्या या देहाच्या दोन बरगड्यामध्ये एका बाजूला जे मांसमय हृदय असते ते त्याज्य असून देहाच्या ठिकाणी मी आहे अशा प्रकारच्या जाणीवच्या रूपाने स्थित असलेले जे हृदय ते ग्राह्य आहे हे संविध रुपी हृदय देहाच्या आत असते आणि बाहेरही दिसते परंतु ते वस्तुत देहाच्या आतही नसते आणि बाहेरही नसते ते हृदय मुख्य असून त्यातच ते, ते चराचर जग भरून राहिलेले सर्व पदार्थांना प्रतिबिंबित करणारा आरसा आणि सर्व संपत्तीचे भांडार हेच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अहम प्रत्ययाच्या रूपाने स्थित असलेली जाणीव म्हणजेच त्यांचे हृदय होय देहामध्ये जीर्ण दगडासारखा आणि जड असलेला मांसमय अवयव हे प्राण्यांचे खरे हृदय नव्हे यासाठी शुद्ध सविनमय अशा हृदयाचे वासना रहित होऊन अभ्यासाच्या योगाने चित्ताची योजना केली असता प्राणस्पंदाचा आपोआप होतो अथवा कल्पित उपाया प्राणायामधे सर्व प्रकारच्या योग युक्ती स्वरूपाचा दृढ अभ्यास करणाऱ्या मोक्षला रोगाधिकांची निवृत्ती आणि पर्यायाने मोक्ष प्राप्त करून द्यायला कारणीभूत होता अभ्यासाच्या योगाने दृढतेला पोहचलेला आणि वैराग्याने युक्त असलेला प्राणायाम ज्याला जशी इच्छा असेल तशा रीतीने फलद्रूप होतो त्याला तो मोक्ष प्राप्त करून देतो आणि सिद्धी प्राप्त करून देत असल्याचे प्रसिद्ध ज्याप्रमाणे पर्वतावरून कोसळत येणारी नदी खाली जमिनीवर उतरून बऱ्याच दूर अंतरावर जाऊन नंतर शांतपणे वाहू लागते त्याप्रमाणे भूमध्यलू मुलाच्या ठिकाणी असलेल्या इंद्रयोनी नामक घंटेला जिव्हाच्या टोकाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत गेले म्हणजेही प्राणवायू ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊ लागतो अशा तऱ्हेचा निरनिराळ्या अभ्यासामुळे समाजाच्या निरनिराळ्या अवस्था उत्पन्न होऊन त्यापासून योग्याला जरी तरी तो योगी पूर्ण निष्काम असतो त्यालाच या भिन्न भिन्न अभ्यासापासून ज्ञानाचे परमश्रेष्ठ असे शांतिरूपी फल प्राप्त होते पुरुषाला अंतरयामी सुख प्राप्त होऊन तो आत्म्यामध्ये रममाण होऊन शोक रहित होत असेल तर तो, तो अभ्यासाने होतो दुसऱ्या को कोणत्याही उपायाने होत नाही यासाठी हे रामा तू नेहमी अभ्यास करत जा स्वरूपाच्या अभ्यासामुळे प्राणस्पंद शांत झाला असता मनाचा नाश होतो आणि त्यानंतर केवळ निर्वाण स्थिती शिल्लक राहते सारांश रामा वासने बद्ध झालेले मन जन्मास येत नसून ते वासना रहित झाले म्हणजे मुक्त होते हे लक्षात ठेवून हो, तुला जे योग्य दिसेल ते कर प्राणस्पंद हेच मनाचे रूप असून या मनाच्या योगानेच संसाराचा भ्रम उत्पन्न होतो परंतु अभ्यासाच्या योगाने मन मन मन ते मन एकदा आत्म्याच्या ठिकाणी ज्वर आपोआप नष्ट होतो मनातील सर्व विकल्पांश क्षीण झाले म्हणजे सर्व कल्पनांनी मुक्त असलेल्या वाणी ज्याच्यापासून परावृत्त होतात अशा तऱ्हेचे जे परमपदच तेवढे अवशिष्ट राहते ज्याच्या ठिकाणी हे सर्व आहेत ज्यापासून हे सर्व आहे ज्याच्या हे सर्व बाजूनी आहे अशा त्या पदाला ब्रह्मपद असे म्हणतात वास्तविकरितीने विचार केला तर ब्रह्म आणि ज्याच्यामध्ये आधारा आधाराध्येय भाव किंवा सादृश्य भाव मुळीच नाही असे हे दृश्य जग विनाशमय विकल्पमय आणि गुणधर्मा युक्त असल्यामुळे हे जग आणि निर्गुण आत्मा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सादृश्य नाही अर्थात ब्रह्माशी तुलना जगत नहीं आंतर चित्चंद्रिका सर्व रसूपी पदार्थ आस्वाद घूप विचित्र रसान युक्त कर्मफल पंक्ति एक सारख्या उत्पन्न होता ग अशा रीतीने सर्व त्रिपुटींच्या अतित असलेल्या ब्रह्मपदाचे अपेक्षेने वर्णन करून त्याचा परिचय करून द्यावा लागतो बुद्धी आणि ज्ञानी असा पुरुष मनाने निरंतर अनुसंधान करत राहतो त्यालाच जीवनमुक्त असे म्हणतात ज्याच्या कामभोगाविषयीच्या सर्व उत्कंठा नष्ट झाल्या आहेत ज्याच्या ठिकाणच्या सर्व इष्टानिल्पनांचा निराश झालेला आहे आणि व्यवहार करत असतानाही ज्याची बुद्धी सम आणि हर्ष विषाद शून्य झालेली आहे अशा अमनस्क महात्म्याला पुरुषोत्तम ही श्रेष्ठ पदवी प्राप्त होते उपशम प्रकरणी सर्ग अठ्यात्तर सर्ग एकोणऐंशी श्रीराम म्हणाला प्रभो योग मार्गाने चित्ताचा नाश कसा होतो हे आपण सांगितले आता सम्यक ज्ञान म्हणजे काय याचा मला उलगडा करून सांगवा. श्री वशिष्ठ म्हणाले राघवा आधी आणि अंतयाने प्रकाश असा परमात्माच या जगात आहे अशा प्रकारच्या अपरिच्छिन्न आणि असाधारण निश्चयालाच ज्ञानीपुरुष सम्यक ज्ञान असे म्हणतात घट पटाधिकांचे आकार धारण केलेले हे शेकडो पदार्थ समुदाय म्हणजे आत्माच आहे तद्व्यतिरिक्त दुसरे काही नाही असा निश्चय होणे याला सम्यक म्हणजे अवलोकन असे म्हणतात झाल्यामुळे तेथे सर्वाचा भ्रम उत्पन्न होतो परंतु दोरीचे ज्ञान झाल्याबरोबर सर्पाचा भ्रम नाहीसा होतो जीवनमुक्त स्थितीमध्ये संकल्परहित निर्विषय आणि स्वयंप्रकाशभावाने प्रकाशित होणारी अशी संमित एवढी शिल्लक राहते दुसरे काहीही शिल्लक राहत नाही त्या शुद्ध संहितेचे विज्ञान म्हणजेच परमात्मा असे म्हटले आहे शुद्ध संमित ही विद्या असून अशुद्ध संविध म्हणजे अविद्या असे ज्ञाते पुरुष म्हणतात ही शुद्ध संविध म्हणजेच संवेद्य संम्यत ज्ञान करून घेण्याला योग्य असे ब्रम्ह संवित किंवा संवेद्य यांच्यात वास्तविक भेद नाही हे रामा आत्मा हाच आपल्या स्वतःच्या संकल्पाच्या योगे जगत रुपाने विस्तारित होतो दुसरे कोणीही नाही यासाठी त्रिभुवनाच्या ठिकाणी असणारी अखिल भूते आत्मरूपच आहेत असा ज्ञानाने मनुष्याच्या बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी परिपूर्णत्व बांधते सर्व जग आत्मरूप आहे असे म्हटल्यानंतर मग जन्म मरणा अवस्था कोठे उरल्या तसेच बंध मोक्षादे कल्पना तरी कोणीकडे गेला। रामा या जगात आत्म्याच वस्तू नसल्यामुळे आणि त्यांचे चिंतन करणारे चित्त नाही चित्त यांच्या रूपाने ब्रह्मच विलास करत असते अशा रीतीने सर्व परमाकाश रूप ब्रह्मच असल्यामुळे बंध कसला आणि मोक्ष तरी कसला <coughs> जगातील सर्व मोठ्या वस्तूने मोठे असलेले ब्रह्म एखाद्या नटाप्रमाणे आपल्या मायेच्या योगाने विस्तृत जगताकार धारण करून यासाठी राघवा ज्ञानाच्या योगाने तू द्वैताचा त्याग करून आत्मस्वरूपाने आत्म्याचे स्वरूप यथार्थरीत्या अवलोकन केले असता काष्ट पाषाण वस्त्र वगैरे पदार्थांमध्ये येतकिंचितही भेद दिसत नाही तसेच संकल्प करायला उत्सुक झालेला तू ही असणार राघवा सर्व जगाचा आधी अंतिम शिल्लक राहणारे शांत आणि अविनाशी असे जे रूप तीच आत्मवस्तू हो। म्हणूनच राघवा तू या आत्मस्वरूपाशी तन्मय होऊन राहा स्थावर असे हे सर्व जगत परवाकाशी रूपी ब्रह्मच आहे अशा स्थितीत त्या निरतिशानंद रुपी ब्रह्मामध्ये सुख दुखाचा उद्भवत कोठून असणार तेव्हा राघवा तू शोक हो त्याप्रमाणे लाटांच्या रूपाने पाणी असते त्याप्रमाणे बनलेल्या बुद्धीच्या योगे जो पुरुष शुद्ध आत्मस्वरूपाला आलिंगण देऊन सर्व जगाला आत्मबुद्धीने अवलोकन करतो अशा तत्वज्ञाला बंधन करायला जगातील कोणतेही विषय उपभोग समर्थ आहेत ज्याप्रमाणे मंद मंद वाहणाऱ्या वायूच्या झुळका पर्वताचा भेद करू शकत नाहीत त्याचप्रमाणे जगदाकार स्फुरण पावणाऱ्या आत्मस्वरूपासंबंधाने निरंतर विचार करणाऱ्या मनाचा कामक्रोधाती षड्रिपू यातकिंचितही भेद करू शकत नाहीत ज्याप्रमाणे जलातून बाहेर पडलेल्या किंवा उथळ पाण्यात राहणाऱ्या माशाला बगळे खाऊन टाकतात त्याप्रमाणे मागे लागलेला अविचारी खाऊन टाकतात यासाठी सर्व जग आत्मरूप करून आत्म तू सम्यक रूप आणि स्थिर होऊन राहा नानाविध सरोवरामध्ये दृष्टीस पडणारे तरंग बुडबुडे फेस इत्यादी विकार जलाहून भिन्न नसतात त्याचप्रमाणे चराचराचे रूपानी विश्व भिन्न या जे नानात्व भासमान होते, तो असा करून, जो परमात्मा स्वरूपाचे सर्वत्र अवलोकन करतो त्यालाच मुक्त ही संज्ञा दिली जाते इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग एकोणऐंशी